पुस्तक आमच्या आयुष्यातील काही आठवणी लेखिका श्रीमती रमाबाई रानडे वाचक विद्यापाटील भाग दहावा स्वारी दुसरी अठराशे ते अठराशे सुखाचा प्रवास व सरंजाम सन अठराशे साली दसरा झाल्यावर आम्ही सातारा जिल्ह्यात फिरावयास गेलो यावेळी मलाही स्वारीत बरोबर नेले होते हे वेगळे सांगावयास नकोच यावेळी आमचे बरोबर पाच सात शिपाई पाच सात कारकुन शिरस्तेदार दोघे स्वयंपाकी एक वरकामाचा ब्राह्मण एक माझी बाई गडी हमाल गाडीवाले मिळून पस्तीस चाळीस माणसे होती। शिवाय सात बैलगाड्या दोन तंबू व एक घोड्याची गाडी इतके खटले असे हा प्रवासामा दोघांनाही फार आवडे याचे कारण भिन्न भिन्न स्थले भिन्न हवा भिन्न पाणी भिन्न देखावे यामुळे नेहमी मन उल्लासित व सुप्रसन्न राही त्यात पुण्यापेक्षा प्रवासात स्वतःची प्रकृती व विशेषता डोळे फार चांगले राहत त्या योगाने सर्वोपरी मनाला सुख व समाधान असे प्रवासात होतो तरी नित्याच्या कामात व क्रमात अंतर पडावायचे नाहीच ते सर्व दोरीसूद चालवायचेच आदले दिवशी मुक्काम नेमला असेल तेथे सकाळी आठ नऊ वाजता जाऊन उतरावायचे घोड्याचे गाडीत आम्ही उभयता एक सिपाई व कोचमन आणि त्या गाडीत सामान म्हटले म्हणजे गादी तक्क्या दोन दफ्तरे दौत फराळाचा डबा पाण्याची सुरई इतके नेहमी बरोबर असे मुक्कामाच्या जागी उतरल्याबरोबर शिपायाचे काम म्हटले म्हणजे जवळपास झाडांची गर्दछाया असेल तिथे गादी टक्क्या दौद दप्तर मांडून बसावीची जागा तयार आहे अशी येऊन वर्दी द्यावयाची तोपर्यंत स्वतः गाडीतून उतरल्याबरोबर मुखमार्जनादी प्रातर्विधी उरकून उतरलेले ठिकाण आजूबाजूने मोकळे व कोरडे आहे पिण्याचे पाणी वाहते व वा स्वच्छ आहे असे स्वतः पाहून मग इकडे येऊन कामाला सुरुवात होईल बैलगाड्या आधीच थोडा वेळ असत किंवा त्यांची मुक्कामावर गाठ पडे फराळाची व स्वयंपाकाची व्यवस्था मी गाडीतून उतरल्याबरोबर बैलगाडीतील भांड्यांचे व साहित्याचे पेटारे काढून घेऊन जे ते स्वयंपाक करावायचं असेल ती जागा बाईकडून झाडवून व सडा घालून स्वच्छ करी मग भांडी कुंडी व साहित्य काढून मोकळी झाल्यावर सांजा व तोंडी लावणे करून जिकडे बसणे झाले असेल तिकडे घेऊन जाई हा वेळपर्यंत आमच्या घरात कोणालाच बायका पुरुषांना चहाची सवय नव्हती त्यामुळे वाटेत असले म्हणजे स्वयंपाकाला उशीर असेल त्या दिवशी सांजा किंवा पुरी असे काही ताजे फराचे करून द्यावे लागे केलेला जिन्नस चांगला झालेला असला व भुकळी लागलेली असली तरी नेहमीसारखे चार पाच घास खावायचे अधिक खावायचे नाही पण यापूर्वी बरोबरच्या कारकुन मंडळींना काही दिलेस का अशी चौकशी होई मी नाही म्हटले तर त्यांना आधी काहीतरी दे असे सांगावं याचेच याकरिता त्यांच्यासाठी लाडू फोडणीचे पोहे वगैरे काहीतरी फराळाचे करून ठेवावे लागे थोड्या विश्रांतीनंतर काम सुरू स्वतःचा फराळ झाल्यावर पुन्हा कामाला सुरुवात होई बराच वेळ एकसारखी खाली मान घालून लिहिणे चालले असले म्हणजे मध्येच विश्रांतीसाठी चार दोन मिनटे मान वर होईल तेव्हा समोरच्या डोंगराकडे अगर नदी किंवा झाडी जे काय जवळपास असेल तिकडे सहज लक्ष जाऊन क्षणभर चेहरा गंभीर होई व लागलीच आनंद झाल्यासारखे होऊन त्याभरात एखाद्या दे श्लोकाचा किंवा अभंगाचा चरण आपल्याशीच म्हणण्यात निमग्न व्हावा याचे इतकी विश्रांती झाली की पुरे, मग पुन्हा कामास सुरुवात होई भोजन व धुपाळचा कार्यक्रम मुक्कामास उतरल्यापासून दोन तासांनी स्नानाला उठावायचा नियम असे स्नान व जेवण झाल्यावर त्याच पाठावर बसून सर्व माणसांची पूसतपास व्हावा याची आद्या दिवशी मलाजी कामे सांगितली असतील ती कशी झाली आहेत याची चौकशी करावयाची रोच्या टपाला नवीन पत्रे कोणाची आली ती पाहून त्यांना उत्तरे काय लिहावायची ते सांगून मी जरा विश्रांती घेऊन उठेपर्यंत तू ही सर्व पत्रांची उत्तरे लिहून ठेव व मी उठल्यावर मला वाचून दाखवू असे मला सांगून विश्रांती घेण्याकरता पडदे लावून जागा तयार केली असेल तेथे स्वतः जाऊन विश्रांती घ्यावयाची अर्धा पाहून कधी एक तास झोप मी तेथे सुशाची पत्रे लिहित असे झोप झाल्यावर लिहिलेली पत्रे वाचून दाखवी व बंद करून टपालात टाकण्यासाठी शिपायापाशी देईल मग मी रघुवंशातील नवीन दोष श्लोक काढून ते दोन तीन वेळ जवळ वाचून नीट समजून घेई म्हणजे ते दुसऱ्या दिवसाला तयार करून ठेवण्यास बरे पडे इतके झाले म्हणजे स्वतः चूळ भरून टाकून ऑफिसात जाणे होई तिकडे फळे सुपारी नेऊन दिली म्हणजे संध्याकाळपर्यंत मला त्या बाजूचे काम नसे मग मी मराठी वर्तमानपत्रे घेऊन त्याच बिछाण्यावर वाचत पडे किंवा गावातील कोणी बायका आल्या असतील तर त्यांच्याशी बोलत बसे किंवा त्यांच्या गावात जे काही पाण्यासारखे असेल ते पाण्यास त्यांच्याबरोबर जाईल संध्याकाळी फिरणे व गावकऱ्यांची चौकशी इकडे स्वतःचे दोन तीन तास सरकारी कामकाज झाल्यावर संध्याकाळी तालुक्यातील कामगार शेठ सावकार मास्तर वगैरे भेटावयाचे तेव्हा लेखणी खाली ठेवून दप्तर बांधावयास सांगावयाचे व आलेल्या मंडईशी बोलत बसावयाचे सकाळी फिरणे पुरते झाले नसले त्यास उन, वैसे वैसे। तर त्याच मंडईंना बरोबर घेऊन फिरावयास जावयाचे स्वतःचे चालणे जरा जोरासे व जलद असे तेव्हा बरोबर चालण्यास इतर काहीतरी टिकत पण तालुक्याच्या गावी येऊन अधिकाराने राजे बनलेल्या व चालण्याच्या मेहनतीची सवय अगदी मोडून गेलेल्या रावसाहेबांना स्वतःच्या बरोबर चा चालणे अगदी दुरापास्त होई आपल्याकडून सर्व मंडळी बरोबर चालली तरीही रावसाहेबांची दुःखल मागे राहावयाची चालता चालता मध्ये स्वतः एखादा प्रश्न विचारला म्हणजे यांना उत्तर देण्याला कितीतरी कष्ट पडत यामुळे दुसऱ्या दिवशी सावध होऊन फिरावयास जाण्याची वेळ टाळून मुळीच रात्री सात वाजता भेटाव्या असेल मुन्सप मामलेदार उठून गेल्यावर बाकीची मंडळी बराच वेळ बसत त्यांच्याशी अनेक अनेकतरेची माहिती मिळवण्याचा स्वतःचा उद्देश असे त्या गावी जमिनीचा महसूल किती आहे सारा कितपत जेपतो, कोणत्या पिकाला तुमची जमीन चांगली आहे पीक किती आणि पडते गावातील लोक प्रसुतीचा वेळ कसा घालवितात मोठा व्यापार असा कोणता व कसा चालतो गावात मुख्य कोण आहे त्याला काही कायमचे उत्पन्न आहे की नाही तेथे पुराण कोणते चालते विशेष उत्सव कोणता होतो संध्याकाळी उदमी व्यापारी शेतकरी व देशमुख देशपांडे वगैरे सर्व गावकरी मिळून काही भजनबिजन करतात की नाही दिवसभर काम करून थकल्या भागल्या जीवाला ही एक श्रेयस्कर विश्रांतीच आहे व ती अवश्य असावी अशी व गावात शाळा कशी काय चालते लोकांची लक्ष तिकड़ कितपत आहे वगैरे चौकशी व्हावयाची भेटी गाठीबाबत दोन्ही बाजूने बोलणे व्हायच याप्रमाणे रोजच्या सहज बोलण्यात माहिती मिळविण्याचा क्रम असंडळी उठून गेल्यावर संध्याकाळी जिवावस बसल म्हणजे दुपारी मी जी मराठी वर्तमानपत्रे वाचून ठेवली असतील त्यात कशात काय कमी जास्त असेल तिसर्व तोंडाने सांगावी लागते तसे आज नवल विशेष काय आहे कोण बायका भेटाव्यास आले होत्या काय बोलणे झाले वगैरे चौकशी व्हावायाची मी म्हणे सांगण्यासारखे बोलणे काय व्हावायचे आहे काहीतरी इकडले तिकडले बोलत होतो झाले पण आपणच म्हणावायचे हां, बरोबरच आहे तुम्ही शिकलेल्या शहरच्या राहणाऱ्या रोज वर्तमानपत्रे वाचणाऱ्या असा तुम्हाला डोल त्या काय बिचाऱ्या खेड्यातल्या त्यांना शहरातली सवाकोटे ठाऊक आहेत तुमच्या या डौलाला व आडतेला पाहूनच त्या दिपून जात असतील तेव्हा त्या बोलतील तरी काय असे आपणच दोन्ही बाजूचे काहीतरी बोलून उगीस मला लाजवायचे एवढाच काय तो रोख असे दुसरे काही नाही झोप कमी व लवकर जा असा विनोदात काही काळ गेल्यावर निघण्याच्यापूर्वी एक तास कारकुनापैकी कोणीतरी एकजण येऊन दैनिक इंग्रजी वर्तमानपत्रे वाचित असे त्यावेळी मी स्वतःच्या पायास तूप चोळीत बसे कारण डोळे दुखरे असल्यामुळे दररोज पायाला तूप लावून घेतल्याशिवाय झोप येत नसे एखाद्या वेळेस वाचन नसेल त्या दिवशी आम्ही उभयता बुद्धीबळ खेळत असू अशावेळी पायास तूप गडी लावित असे सुमारे दहा अकरा वाजता मी झोपी जावायचे स्वतःला झोप जातीची कमी असल्यामुळे चार साडेचार तास झोप लागली की पुष्कळ झाली असे वाटे या समंदात माझी अगदी उलट असे मला झोप फार असल्यामुळे स्वतःची झोप तीन साडेतीन वाजता झाल्याबरोबर मला उठविण्यास आरंभ होई तेव्हा उठण्याचा कंटाळा म्हणून मनातल्या मनात राग येई व केव केव्हा त्रास वाटून मी रडकुंडीला पण यापैकी काही बाहेर दाखवीत नसे बोलत नसे तरी स्वतःच्या लक्षात येई पण हे आपल्याला समजले नाही असे दाखवून मी उठून नित्यक्रमाला लागेपर्यंत मला जागी करण्याचा क्रम चालवायचा पहाटेचे माझे वाचन मी एकदा उठून दिवाजवळ घेऊन वाचण्याचे पुस्तक हातात घेतले म्हणजे मग अमुक वाच म्हणून सांगावायचे याप्रमाणे मी वाचू लागले म्हणजे त्यातील श्लोक केका अभंग आपण म्हणून लागावायचे किंवा ऐकत असता अर्थाकडे मन गडले म्हणजे तल्लीनतेने चुटक्या अग टाळ्यासुद्धा वाजवायच्या एखादा नामदेवाचा प्रेमळ अभंग स्वतःच्या आवडीसारखा आला तर तुम्हाला पुन्हा पुन्हा म्हणावयास सांगावायचे व अभंगाच्या विचारात मन घडून गेल्यामुळे डोळेमटून स्वतः डोलू सुद्धा लागावायचे अशी कधीकधी स्थिती होई भजनातील तल्लीनता अशावेळी सकाळच्या संधी प्रकाशाच्या शांत उजेडात हे भक्तिपूर्ण मुख फारस प्रेम दिसून माझे मन सद्गतीत होई आणि स्वतःबद्दल प्रेम व पूज्यबुद्धी आपोआप वाटे मी एकटी असले म्हणजे माझ्या मनात असं येई की नुसत्या नात्याचा किंवा संसाराच्या दृष्टीने मी इकडे पाहते पण येथे सामर्थ्य व दैवी भाग जास्त आहे पण हे वाटणे फार वेळ टिकत नसे याबद्दल आपण जवळ काही विचारावे व आपल्याला काय वाटते ते सांगावे असे मनात आणून त्या बुद्धीने मी वर पाहिले व त्याच वेळी माझ्याकडे पाहण्याची वेळ आली तर दृष्टादृष्ट होताच माझेही सर्व विचार वाळूच्या इमारतीप्रमाणे ढासवून जावा मी काही बोलणार होते लक्षात येऊन स्वतः म्हणावायचे काही टीका करावायचा विचार मनात घोळत आहे वाटते असेल तर चालू दे मग विचार कशाला आम्ही भोळी बाबडी माणसे काहीतरी भजन करतो तुम्ही इंग्रजी शिकलेल्या बायका तुम्हाला हे थोड़े रुचणार आहे असे ऐकले म्हणजे मी लाजून उठून जाई झाले राहिला बेत गेले उद्यावर याप्रमाणे नेहमी चालवायचे मुलीच्या शाळेच्या भेटीबाबत थट्टा विनोद प्रत्येक तालुक्याच्या गावी आमचा मुक्काम दोन किंवा तीन दिवस होत असे तेव्हा मुलींच्या शाळेचे मास्तर शाळा पहावयास आमंत्रण करण्यात येत त्यांनी आमंत्रण केल्यावर म्हणावायचे हे काम बायकांचे आहे त्यात आमंत्रण करा म्हणजे त्या असे ऐकल्यावर ते मस्कडे व शाळा पाहण्याची वेळ ठरवीत रात्री जेवतेवेळी विचारावायचे आज भेटाव्यास कोणकोण आले होते मी मने कोणी नाही मामलेदारीमबाई व मुन्सफीन बाईच आल्या होत्या संध्याकाळी मात्र मुलींच्या शाळेचे मास्तर येऊन आमंत्रण करून गेले हे ऐकले म्हणजे म्हणावायचे मग केव्हाचा वेळ ठरला काही व्याख्यानाची तयारी असेलच मलाही मगाशी कामाच्या धांदलीत काही ऐकल्यासारखे वाटते खरे पण तेव्हा लक्षात आले नव्हते काही रस्त्याने जाणारे लोक बोलत होते की एते भल्या जाड्या विद्वानबाई आले आहेत त्यांचे उद्या मुलींच्या शाळेत व्याख्यान आहे वगैरे वगैरे काही बोलत होते खरे आम्ही आपल्या कामात आमचे कुठे लक्ष असते पण ओझरते कानावर असलेले शब्द तुमच्यातील असतील असे आता वाटते हे बोलणे नवीन अॅक्टराला खरेच वाटेल असे गंभीरपणे बोलावायचे फुर्सतीची वेळ असली म्हणजे थट्टेने व विनोदाने बोलावायची सवय असे मी म्हणे इतक्या शब्दांपैकी भल्या जाड्या एवढा शब्द मात्र मला लागू पडतो खरा बाकी सर्व कल्पनाच आहे शाळा भेट आग्रह दुसरे दिवशी मी शाळा पाहून आल्यावर सुद्धा ही थट्टा चालावायचीच बरे एखाद्या गावी काही की किंवा आळसाने शाळा पाण्यास गेले नाही तर लागलीच रागी व म्हणणे होई मनुष्य अगत्याने बोलावयास येतो तिथे नुसते जाऊन पाण्यास काय होते काय ओझे घ्यावायचे असते तुमच्या जाण्याने बोलावणाऱ्यास मोक्ष थोडाच मिळतो आहे आपल्याला आणायचे माहिती मिळते म्हणून जावे आम्ही बोलतो म्हणजे काय नुसते करमणुकीसाठी विनोदाने बोलतो थट्टेच्या बोलण्याचा अर्थ भलता घेऊ नये अशा तऱ्हे सुखासमाधानात होणारा प्रवास अधिक प्रिय का होणार नाही तासगाव मुलींच्या शाळेत भाषणाचा प्रसंग याप्रमाणे आम्हाला तर घरच्याहून प्रवासात जास्त सुख होई फिरता फिरता आमचा मुक्काम एकदा तासगावी पडला तालुक्याचा गाव असला म्हणजे आमचे राहणे दोन तीन दिवस तरी व्हावायचे यावेळी आम्ही श्री गणपतीच्या धर्मशाळेत उतरलो होतो आम्ही उतरून जवण खान झाल्यावर दुपारी डे ए इन्स्पेक्टर भेटाव्यास येऊन म्हणाले कि या तालुक्याच्या आमच्या शाळांच्या परीक्षा नुकत्याच आटोपल्या आह व याच आपला मुक्काम इथ आला आह अशी संधी आणू म्हटल तरी येणार नाही मुलांचा व मुलींच्या शाळि बक्षीस समारंभ आपला मुक्काम आह तोपर्यंतच उरकून घ्वू म्हणजे आपल्या उभयतांच्या हाताने उभय शाळांची बक्षिस दिली जातील दिल। डप्युटीनी विनंती कल्यावर त्यांना स्वतः होय म्हणून सांगितल मला मात्र रात्री सांगितल की आज दुपारी शाळचि डिप्युटी आल्हच्या दिवशी मुलींच्या शाळि बक्षीस समारंभ आह बक्षीस हे तुझ्या हातून नेण्याचा त्यांचा विचार आहे तेव्हा तुला काहीतरी बोलण्याच्या तयारीने गेले पाहिजे नुसते खुर्चीवर बसावया जावायचे नाही हे मी नेहमीसारखे थट्टेने सांगत नाही नाही तर तू नेहमीसारखे थट्टेवारीच नेशील तेथे ते बायका बायकाच आहेत पुरुष कोणी येणार नाहीत पण बायका मात्र पुष्कळ येतील तेथे ते ते तुझी फजिती होऊ नये म्हणून आधी सांगून ठेवतो हो बोलता येत नसेल तर तुला वाटेल ते लिहून काढ भाषण तूच लिही व बोल हे ऐकून मी खरोखर फार घाबरले व न जेपे ओजे मैं शिरी दिल हो तरीका मैं कवय है आता हाथ पै का है मग पर कसे हो गंगरल कािहाय बोला अग्दी सुचत नहीं स्वतः संगितर मैं आता लिहन घते मी का नहीं आम चीम थोड़ी कामें कामे दुसर घयावी मजाक लिहन घू तिथे वह दाख मही आपल्याला जे काय वाटेल व जे काय वेळ वाकडे येईल तेच लिहून काढाव त्यात एखादे वाक्य कमी जास्त करता येईल नाहीतर प्रसंगाला उचित अशी चार वाक्य बोलावीत हे चांगले त्यात बोलावायचं ते काय असते आता तुला घाबरण्यासारखे झाले असले तर पहाटेच लिहून काढ उद्याचा सगळा दिवस अवकाश आहे त्यात इतके घाबरावेच काय झाले तुम्ही बायका बायकाच असला म्हणजे कितीतरी टक्के सुरू असते तसेच तिथे बायकाच बोलावायचे आह जी काय चार वाक्य बोलावायची ती नीट व्यवस्थेने बोल म्हणजे झाली अशा रीतीने पुष्कळ सांगितले पहिलेच भाषण व्यवस्थित झाले दुसरा दिवस माझा विचारत्व काळजीत गेला पण काय लिहाव तो निश्चय झाला नाही बक्षीसमारंभाची जागा तासगावकर ताईसाहेब यांच्या दिवानखान्यात केली होती त्या व गावातील पन्नास पाऊशे बायका हजर होत्या नेमलेल्या वेळी मी तिथे गेल मुलींनी काही कविता म्हटल्या व मास्तरांनी रिपोर्ट वाचल्यावर मुलींना उपदेश दोन शब्द सांगण्याची माझी वेळ आली मी उठून उभी तर राहिलेच पण दम लागल्यासारखे होऊन हातपाय कापू लागले अशी स्थिती दोन तीन मिनटे झाली तरीही मी बोलाव्यास सुरुवात केली व कोण जाणे कसे झाले ते पाच पंचवीस वाक्य मी झपाट्याने व न अडकळता बोलून गेले खरी सभेत उभे राहून प्रमुखपणाने बोलण्याचा हा माझा पहिलाच प्रसंग होता हा समारंभ तेथील फार आवडलासे दिसले कारण पुढे आमचा मुक्काम तिथे दोन दिवस होता तेवढ्या वेळात बऱ्याच बायकांनी आपल्या घरी हळदी कुंकवाला मला आग्रह केला व दोन्ही दिवस बहुतेक बायका आमच्या घरीच बसावयास येत एक वेळ काही कारणाकरता स्वतः आत यावायचे होते पण बऱ्याच बायका बसलेल्या असल्यामुळे तसे परत जाणे झाले माजी थट्टा करण्याला स्वतःला हे एक साधन मिळाले व म्हटल आता या शिष्यनी तुला आमच्याबरोबर येऊ देतात की नाही याची मला भीती पडली आह बायकांच्या म्हणजे असे आह भाषणाचा खरा वृत्तांत विचारला समारंभाच्या दिवशी मी घरी आल्यावर आज कसे काय झाले म्हणून पुष्कळ वेळा विचारले पण मी काही सांगितले नाही इतके मात्र म्हटले की बायकांचे काही का असेना त्याची चौकशी पुरुषांना का असावी भजीती होईल असे भविष्य केले होते त्याप्रमाणे झाली असेल काही सांगितल्या शिकविल्या वाचून आपले वेडे माणूस चार माणसात पाठविले तर असेच वावायचे दुसरे काय हे ऐकून बरे वाटले नाही थोडी काळजी वाटली असावी असे दिसले व पुढे दुसरे काहीच बोलणे झाले नाही तरी पण झोप लागण्याच्या राहावेना म्हणून मला पुन्हा पुन्हा खोदून खोदून विचारले तू काय बोललीस ते नीट सांग एकदा सर्व ऐकेपर्यंत मनुष्याला काळजी असते तुला एखादी गोष्ट जबाबदारीने कितपत करता येते एवढेच पहावायचे त्या थटेचा भाग नाही नम्रपणा मी केळीचे उदाहरण सांगितले होते असे ऐकल्यावर लागलीच मी काय बोलले होते ते आठवले चितके सांगितले यात केळीचे उदाहरण सांगितले आपल्या लोकात स्त्री शिक्षणाविरुद्ध जो आक्षेप घेण्यात येतो त्यात ते अशी गोष्ट पुढे आणतात की बायका शिकल्या म्हणजे दांडग्या बेपरवा मर्यादा राहित होतील याकरता मुलींना तुम्ही शिकलेल्या मुलींना तर या आक्षेपाला जागाच देता कामा नये मनुष्याने उद्दट व्हावे हा सुशिक्षितपणाचा परिणाम खचित नव्हे सुशिक्षणाचा व संपत्तीचा परिणाम म्हणजे मनुष्याला विनय संपन्न व नम्र करावायचा असाच असतो याला उदाहरण साधारण सर्वांना समजणारे आपण केळीचे घेऊया केळीचे वैभव म्हणजे तिला अतिशय मोठा लोंगर येणे हे होय असे वैभव प्राप्त झाले असता ती कधी ताटत नाही उलट अधिक नम्र व विनयशील असते व यामुळेच ती अतिशय शोभते यावरून आपल्याला इतकाच बोध घ्यावायाचा की विद्या संपत्ति, अधिकार या यासारखे कोणतेही वैभव प्राप्त झाले असता आपण अधिक नम्र व विनयशील होऊन आपल्या पतीशी व वडील माणसांशी आदराने व आज्ञाधारकपणाने वागावे त्यात आपले कल्याण आहे वगैरे वगैरे हे, हे सर्व नीटपणे ऐकून घेतल्यावर संतोष वाटला असे दिसले उत्तर मात्र काही दिले नाही वाई महाबळेश्वर सहल या खेपेस परत येताना वाई जाऊन तसेच पुढे महाबळेश्वर जाऊन परत आलो महाबळेश्वरी आठ दिवस राहून पाण्यासारखी स्थळे नीर निरनिराळे पॉईंट्स पाहून घेतले व प्रतापगडात जाऊन तेथील किल्ला अब्जुलखाना शिवाजीने मारलेले ठिकाण व देवीचे देऊळ पाहिले